दारू दारू कार्य पाडी पाडी जनतेवरी पाडित भाव मुळ कायदा तसाच अभिनव मुळ कायदा तसाच अभिनव दारू आज्याने केले चाले जावा आणि फ्रान्स मोहांनी नाना खुशी सक्तीने हिंदुस्थानची संपत्ती हिंदुस्थानची संपत्ती परदेशी ते दाऊनी वाई परदेशी दाऊनी वाई भावा आपल्या देशात केली चले जावा इटाली या देशात ओसर अस जपान आणि चीन इतर आणि पोलंड अस रशियाने ही चढवली भावा रशियाने चढवली कृष्णेची हवा गेले सर्व देश चले जावाडू लागले बॉम्ब भर भाराजी पडू लागले बॉम्ब भर भर इंग्लंड भर थोर च्या कॅनडा तो थोर पळखुली माव हो केले चाले जाव ब्रिटिशांनी हिंदी हका केले चाले जाव आणि म्हणून काँग्रेस जपाण्यापूर रंगून केले चले जाव सुभाष बाबून तूने केले चले जाव आधात फौज उभारली पार संख्या चले जाव तेव्हा सरकारला निशस्त्र हिंदुस्थान पटने तेव्हा सरकारला निशस्त्र हिंदुस्थान खराणारिस्तान म्हणून क्रिस्तला म्हणते मार धाव म्हणून म्हणते क्रिस्तला मार धावा आधी हिंदुस्थान कोचाले जा व्हा आधी हिंदुस्थान कोचाले जावा त्यांना युद्धाचे करावे चाले जावा युद्धाच्या महात्मा गांधी जालभाई महात्मा गांधी जाल्लभाई काँग्रेस सेवक करून निधाई कमले सारे एका ठाई एका मताने केला ठराव आम्हाकडे राज्य सोपवाव क्विट इंडिया ब्रिटिश चले अशी वणी आग पाया गेली पाया की गली मस्तकी कांग्रेस फुडारी सर्व तुरुगले जावा मालकाने बिराड करू याचे केले चले जाव रशियाने हिटलराला केले पूर्ण चले जाव ब्रिटिशांचा विजय हो जपान झाला चले जाव ऐसराईने खुशीन इंग्लंडला केले चले जाव येऊन पुढारी तुरुंगातून केले चले जाव ला करण्याच्या पण मुस्लिम लीग ने जाणा ओढले पुढाऱ्याना अडवून एक चाले जावा त्यामुळे काँग्रेसने मुस्लिम लीग चले जाव इंग्लंडात मधुर पक्षाने चर्चिल चले जाव इकडे ए आय सी सी चा पडला फायर ठराव क्विट इंडिया नव्हे क्विट एशिया सर्व चले जावसाने आणावं अहिंसा हा कोटा चले जावं चले होईल इलेक्शन आयुष्या सोडता चले जाव मोहीम अशी जगभर सोटा चले जाव करी आता चले जाव म्हणा सारे चले जाऊ शाहीराचे दारित्र चले जाव शाही जाव यंग इंडिया रवा यंग इंडिया घवा करीत माय चले जा